वाल्मिकिरायोध्याकांड सर्वनिष्ठ करणाने कौशल्या पतीला म्हणाली तुम्ही दयावंत उदार प्रिय भाषे आहात असे महान यश त्रैलोक्यात गाजत आहे तर हे नरश्रेष्ठा ते दोघे पुत्र सुखात वाढलेले पण दुःखात पडलेले सीतेसह कसे दुःख सहन करीत असतील ती मैथिली खरोखर तरुण नवयवना सुकुमारे सुखात वाढलेली आता ऊन आणि थंडी ती कशी हो सहन करुभाशी जिता नित्य संबंध ती कच्चे मांस खाणाऱ्या सिंहाचा अशुभ शब्द कसा हो ऐकू शकेल इंद्रध्वज मेघासारखा महाभुजा असणारा महाबलिष्ठ राम लोह अरगले सारख्या आपल्या हाताची उशी करून कुठे झोपत असेल पद्मकम सोडणारे कमनने रामाचे बरे पाहिजे खरोखर माझे हृदय वज्रासारखे कठीण असले पाहिजे कारण तो दिसत नसताना ते सहस्रशा फाटून जात नाही माझ्या त्या जवळच्या बाजूला सारून तुम्ही जे शोचनीय कर्म केले त्याने ते उघडे पडून सुखात वाढणारे बिचारे वनात वणवण भटकत आहेत पंधराव्या वर्षी जरी राम परत तरी भरत राज आणि कोश सोडील असे वाटत नाही कोणी श्राद्ध पक्षात आपल्याच नातेजा भोजन देतात आणि त्याने समाधान मानून मग ब्राह्मणांकडे लक्ष देता। अशा वेळी जे गुणवान विद्वान ब्राह्मण असतात ते देवा समान असलेले ब्राह्मण मागाह मिळालेले भोजन अमृतासारखे असले तरी त्याचा स्वीकार करीत नाही ते अगोदर भोजन करणारे ब्राह्मण असले तरी श्रेष्ठ द्विज समंजस असल्यामुळे बैल जसे आपले भूषण जे शिंगे ती तोडून घेण्याला तयार होत नाही तसे ते उरलेले अन्न खाण्याला तयार होत नाही याच रीतीने महाराज धाकट्या भावाने भोगलेले राज्य ज्येष्ठ वरिष्ठ भावाने का परिणाम करू नये वाघ दुसऱ्याने ओढून आणलेले चाखू इच्छित नाही याच रीतीने नरव्याकरण दुसऱ्याने चाटलेले स्वीकारित नाही हवी यज्ञातील रोणी पुरोडाश कुशग्रास आणि खैराचा युप म्हणजे यज्ञवरील बांधण्याचं काम हे एक रात्र शिळे झाले की त्याचा पुन्हा यज्ञात उपयोग करीत नाही याचप्रमाणे उपभोग घेतलेल्या या राज्याचा स्वीकार करण्याला राम तयार होणार सत नाही सत्वही झालेली सुरा किंवा सोम नाहीसा झालेला यज्ञ तसेच ते अशा प्रकारचा अवमान राम मुळीच सहन करणार नाही जसा बलवानरा <coughs> शेवटीला हात लावलेला सहन करीत नाही लोकाने एकत्र येऊन त्याच्याशी महायुद्ध केले तरी त्याला ते भय दाखवू शकत नाही पण येथे अधर्म करू नये म्हणून तो धर्मात्मा वनात गेला लोकांना धर्माचा मार्गच दाखवला पाहिजे नाही तर नाहीतर तो महापराक्रमी महाबहु, आपला कांचन प्रलयंकारी काळाप्रमाणे सर्व प्राणीमात्रांनाच काय समुद्राला सुद्धा जाळून टाकू शकेल अशा प्रकारचे सिंहासारखे बळ आणि वृषभासारखे नेत्र असलेला राम पण माशाने आपल्या जन्म दिलेल्या माशाला मारावे तसे स्वतःने मारून टाकेल आपल्या धर्मरत पुत्राला बाहेर घालून दिलेत तेव्हा पूर्वापार नियम घालून देणाऱ्याने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या द्विजा, द्विजातीकरता शास्त्रात घालून दिलेला धर्म तुम्ही पाहिलात तरी काय पती नारेची पहिली गती दुसरी पुत्र ही तिसरी ज्ञाती बांधू महाराज चौथी गतीच नाही अशा स्थितीत तुम्ही माझे नाही राम मनात राहिला मी अरे रे तुम्ही सगळीकडून माझा घात केला घात केला मंत्र्यांसह आम्हा सर्वांचा घात झाला पुत्रासह माझा घात झाला नागरिकांचा घात झाला तुमचा मुलगा आणि बायको यांचा मात्र आनंदी आनंद झाला अत्यंत कठोर शब्दाने भरलेले हे बोलणे ऐकून राजाने रामा असे उद्गार काढले आणि दुखाने तो मूर्छित झाला मग तो शोक करू लागून आपण केलेल्या दुष्कृत्याचे पुन्हा पुन्हा स्मरण करू लागला अयोध्याकांडाचा एकसष्टावा सर्ग समाप्त